पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्या पाटील भाग चौथा भगवान बुद्धाचे मित्र आणि चाहते एक धनंजय ब्राह्मणीची भक्ती एक तथागतांचे पुष्कळ मित्राने चाहते होते त्यात धनंजय होती दोन ती एका भारद्वाज ब्राह्मणाची पत्नी होती तिचा पती तथागतांचा तिरस्कार करीत असे पण धनंजय ही भगवान बुद्धांची भक्त होती तिच्या भक्तीचा उल्लेख करणे योग्य आहे तीन एकदा भगवान बुद्ध राजगृहाजवळील वेळुवनातील कलंदकनिवापविहारात राहत होते चार त्यावेळी एका भारद्वाज कुलातील ब्राह्मणाची पत्नी धनंजनी नावाची ब्राह्मणी आपल्या पतीसमवेत राजगृहात राहत होती पाच तिचा पती तथागतांचा तीव्र विरोधक होता पण धनंजनीची मात्र बुद्ध धम्म आणि संघ यावर दृढ श्रद्धा होती या त्रिरत्नाची स्तुती करण्याचा तिचा प्रघात होता जेव्हा जेव्हा ती असे स्तवन करू लागेल तेव्हा तिचा पती कान जाकून घेत असे सहा एकदा त्याच्याकडे पुष्कळ ब्राह्मण भोजनास यावायचे होते तेव्हा त्याने तिला विनंती केली की दुसरे काय हवे ते कर पण भगवान बुद्धांची स्तुती करून अभ्यागतांना दुखवू नकोस सात असले वचन देण्यास धनंजय तयार नव्हती तेव्हा खंजीराने केळ्याचे तुकडे करता तसे तुझे करीन अशी धमकी त्यांनी तिला दिली ती आत्मबलिदान करण्यास तयार झाली आणि अशा प्रकारे आपले वाघ स्वतंत्र राखून तिने बुद्ध स्तवनाच्या पाचशे गाथा म्हणाव्यास प्रारंभ करताच त्या ब्राह्मणाने आपला बिनशर्त पराजय मान्य केला आठ भोजन सोनेरी चमचे ठवण्यात आले व अतिथी भोजनात बसले अतिथींना भोजन वाढताना तिची प्रभावी भावना जागृत झाली आणि मध्येच वेळू वनाकडे तोंड करून तिने त्रिरत्न स्तवन म्हटल नऊ आपमाळीत अतिथी पानावरून उठल आणि एका नास्तिकेच्या उपस्थितीने अपवित्र झाल अन्न थुंकून टाकून तालत झाले मेजवानीचा बेरंग झाल्यामुळे ब्राह्मणाने ब्राह्मणीची खरडपट्टी काढली दहा आपल्या पतीला भोजन वाढताना तिने त्रिरत्नाचे स्तवन केले बुद्धांना वंदन असो धम्माला वंदन असो संघाला वंदन असो अकरा तिने असे स्तवन केल्यावर भारद्वाज ब्राह्मणास फार आग व तो म्हणाला चांडाळणी प्रत्येकवेळी त्या बोडक्या बैरागड्याची स्तुती गात असतेस थांब चांडाणी तुझ्या त्या गुरुला जाऊन चांगला धडा शिकवतो बारा धनंजय म्हणाली हे ब्राह्मणा सदैव समार सब्रह्म अशा या लोकात त्या अहत सम्यक समुद्ध तथागतांना अशा तऱ्हेने बोलू शकेल असा कोणी श्रमण ब्राह्मण देव अथवा पुरुष असेल असे वाटत नाही सुद्धा हे ब्राह्मण तू त्यांच्याकडे जा तुला समजेलच तेरा तेव्हा तो गांजलेला व अप्रसन झालेला ब्राह्मण तथागतांचा शोध घेण्यास निघाला त्यांच्यासमोर आल्यावर त्याने मित्रत्वानी व विनयशीलतेने त्यांना अभिवादन केले व कुशलाची पृचछा करून तो एका बाजूला बसला चौदा अशा रीतीने बसल्यावर त्याने तथागतांना पुढील प्रश्न विचारले सुखी जीवनासाठी कशाची हत्या करावी अधिक रडावे लागो नये म्हणून कशाची हिंसा करावी गौतम असे काय आहे की ज्याच्या हत्येची तू सर्वात अधिक समर्थन करतोस पंधरा तथागतांनी उत्तर दिले सुखप्रद जीवनासाठी क्रोधाची हत्या केली पाहिजे अधिक रडावे लागू नये यासाठी क्रोधाची हिंसा केली पाहिजे हे ब्राह्मणा ज्याचे मूळ विषारी आहे ज्याची परिणती संतापात आहे आणि ज्यात प्राणघातकी माधुरी आहे अशा क्रोधाची अशा प्रकारच्या हिंसेची श्रेष्ठ जनांनी प्रशंसा केली आहे भविष्यकाळात अधिक शोक करावा लागू नये म्हणून त्या क्रोधाची तू हिंसा कर तथागतांच्या या उत्तराचे महत्व जाणून तो भारद्वाज ब्राह्मण बोलला भगवान खरोखर अद्भूत खरोखर अद्भूत जशी पडलेली वस्तू कोणी उभी करावी किंवा जे प्रच्छन्न आहे ते प्रकट करावे अथवा मार्गभ्रष्टाला योग्य मार्ग दाखवावा किंवा ज्यांना नेत्र आहेत त्यांना ब्राम्य वस्तू विसाव्यात म्हणून अंधारा प्रज्वलित करावा तसा नाना प्रकारांनी भगवान बुद्धांनी आपला सद्धर्म मला सांगितलं आहे भगवान मी बुद्ध धम्म संघ यांचा आश्रय स्वीकारतो मी गृहस्थाश्रमाचा करून प्रव्रज्जित होण्याची इच्छा व्यक्त करतो सतरा अशा प्रकारे धनंजनीच केवळ भगवान बुद्धांची भक्त राहिली नाही तिने आपल्या पतीलाही भगवान बुद्धांचा भक्त बनविले दोन विशाखेची दृढश्रद्धा एक अंग देशातील भद्यय नगरीत विशाखा जन्मली होती दोन तिच्या पित्याचे नाव धनंजय आणि मातेचे नाव सुमना होते तीन एकदा सेल ब्राह्मणाच्या निमंत्रणावरून पुष्कळ भिक्खूंसह तथागत भद्यय नगरीत गेले विशाखा ही या ब्राह्मणाची नात असून ती त्यावेळी सात वर्षाची होती चार जरी विशाखेची वय केवळ सात वर्षाचे होते तरी तिने आपले पितामह मेंढक यासकडे भगवान बुद्धांच्या दर्शनाची इच्छा प्रकट केली मेंढकाने तिला अरुन्या देऊन पाचशे सहचारिणी पाचशे दासी व पाचशे रथ सोबत देऊन बुद्धाच्या दर्शनासाठी पाठवले पाच आपला रथ काही अंतरावर थांबून ते भगवान बुद्धांजवळ पायीच गेली सहा भगवान बुद्धांनी तिला धर्मोपदेश केला आणि ती त्यांची उपासिका बडली सात त्यानंतरच्या पंधरवाड्यात मेंढकाने भगवान बुद्ध व त्यांचे अनुयी यांना दररोज आमंत्रित करून भोजन दिले आठ कालांतराने प्रसिंजित राजाच्या विनंतीनुसार बिंबीसाराने धनंजयाला जेव्हा कौशल देशात पाठवले तेव्हा विशाखाई आपल्या माता पित्यासह गेली आणि साकेत येथे तिन्ही वास्तव्य केले 9. श्रावस्तीचा एक धनिक नागरिक मिगार आपला पुत्र पुण्यवर्धन याचा विवाह करण्याच्या विचारात होता त्याने अनुरूप ओधूच्या शोधासाठी काही लोकांना पाठविले होते दहा हे लोक फिरतफिरत साकेतला येऊन पोहोचले एका सणाच्या दिवशी विशाखा सरोवरात स्नान करण्यात जात असताना त्यांच्या दृष्टीस पडली अकरा त्यासमयी पावसाची मोठी सर येताच विशाखेच्या सहचारिणी आश्रयासाठी धावल्या पण विशाखा मात्र नेहमीच्या गतीने चालत ज्या स्थानी हे दोत उभे राहिले होते तेथे पोहोचले 12. त्यांनी विचारले की तू धावत जाऊन आपले कपडे का बचावले नाहीस ती म्हणाले की तिच्याजवळ भरपूर कपडे आहेत पण ती जर धावली असती तर कदाचित तिच्या अवयवाला अपाय झाला असता तर तो अवयव बदलणे असाध्यरले असते विक्रीसाठी असलेल्या मालासारखी अविवाहित कन्यांची स्थिती असते त्यांना विद्रूप राहून चालत नाही तेरा तिच्या सौंदर्याने आधीच प्रभावित झालेली ती मंडळी तिच्या बुद्धिमत्तेने आणखी भारवून गेली त्यांनी तिला पुष्पगुच्छ दिला विवाहाच्या प्रस्तावाचे प्रतीक म्हणून तिने तो स्वीकारला चौदा विशाखा घरी परतल्यावर ती मंडळी तिच्या मागून तिथे आली व त्यांनी धनंजयाकडे पुण्यवर्धनाबद्दल शब्द टाकला त्यांची सूचना स्वीकारली गेली आणि नंतर पत्रव्यवहाराने बेत पक्का ठरविला गेला पंधरा प्रसनजीतला जेव्हा हे समजले तेव्हा अपूर्व सन्मानार्थ पुण्यवर्धनासह साकीतला जाण्याची त्यांनी इच्छा दर्शविली धनंजयाने राजा व त्याचा परिवार मिगार पुण्यवर्धन आणि त्याचे सहकारी यांचे भव्य स्वागत केले आदरात इत्याच्या सर्व बाबतीत त्याने स्वत लक्ष घातले सोळा वधूचे अलंकार करण्यासाठी पाचशे सुवर्णकारांची योजना केली गेली धनंजयाने आपल्या कण्येच्या विवाह प्रित्यर्थ धनाच्या गाड्या सुवर्णपात्रे व पशुधन इत्यादीकांच्या पाचशे आशा अर्पण केल्या सतरा जेव्हा विषया तिला निरोप देण्याचा समय आला तेव्हा धनंजयाने उपदेशार्थ तिला दहा सूचना सांगितल्या ज्या पलीकडच्या खुलीत असलेल्या ही ऐकल्या या सूचना अशा होत्या घरातील अग्नी बाहेर न देणे बाहेरचा अग्नी घरात येऊ न देणे जो कोणी परत काही देईल त्याला काहीच देणे जो कोणी देणार नाही त्याला काही न देणे जो देईल त्याला देणे आणि न देईल त्यालाही देणे प्रसन्नतापूर्वक बसणे प्रसन्नतापूर्वक खाणे पिणे अग्निप्रज्वलित राहील अशी खबरदारी घेणे आणि गृहदेवतांना आदर दर्शविणे अठरा दुसऱ्या दिवशी धनंजयाने आपल्या कन्येच्या पुरस्कारार्थ आठ गृहस्थांची नियुक्ती केली तिच्यावर कसला आरोप आला तर त्याची चौकशी करण्याचे काम त्यांच्यावर सोफिले होते एकोणीस आपली सून श्रावस्तीच्या जनतेने पहावी अशी मिगाराची इच्छा होती आपल्या रथात उभी राहून विशाखेने जेव्हा श्रावस्तीत प्रवेश केला तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा जनता उभी होती जनतेने विशाखेवर उपहारांचा वर्षाव केला पण तिने त्या सर्व वस्तू जनतेत वाटून टाकल्या वीस मिगार निघंटकाचा उपासक होता विशाखा घरी आल्यावर लवकरच त्याने निघंठांना पाचारण कल आणि त्यांचे स्वागत करण्यास तिला सांगितले पण त्याची नग्नावस्था पाहून तिला घृणा आली आणि तिने त्यांचा सन्मान करण्याच नाकारले 21. निगंठांनी हट्ट धरला की तिला परत पाठवून द्याव पण मिगाराने काल हरण करण्याचे योजिले बावीस एके दिवशी मिगार भोजनात बसला होता व विशाखा त्याला पंख्याने वारा घालीत होती इतक्यात घरावर एक भिक्कू उभा असल्याचे तिच्या दृष्टोत्पत्तीस आले मिगाराशी त्याच्याकडे नजर जावी म्हणून विशाखा बाजूला होती पण भिक्खूकडे न पाहता मिगाराने भोजन सुरू ठेवले पाहताच विशाखा त्या भिक्खूला बोलली कृपा करून पुढे जा माझे श्वशूर शिळे अन्न खात आहेत मिगाराला राग आला त्यांनी तिला माघारी पटवण्याची धमकी दिली पण तिच्या विनंतीनुसार ही बाब त्या अष्टपंचासमोर मांडण्याचे मान्य केले चोवीस त्यांनी तिच्याविरुद्ध केलेल्या सर्व आरोपांची चौकशी केली आणि तिला दोषमुक्त ठरविले पंचवीस त्यावर विशाखेने आज्ञा दिली की तिला माहेरी पाठविण्याची सिद्धता केली जावी मिगार आणि त्याच्या पत्नीने त्यावर तिची क्षमा मागितली भगवान बुद्ध आणि त्यांचा भिक्ख परिवार यांचं आमंत्रण दिले जावे अशी अडघालून विशाखेने त्यांना क्षमा केली सव्वीस त्याने तसे केले पण निगंठांच्या दडपणामुळे सरबराई करण्याचे काम त्यांनी विशाखेवर सोपविले व फक्त भोजनाच्या अखेरीस होणारे भगवान बुद्धांचे प्रवचन पडद्या आडून श्रवण करण्यास मान्यता दिली सत्तावीस पण प्रवचनाचा प्रभाव त्याजवर स्वतःवर एवढा पडला की तो उपासक बनला अठ्ठावीस विशाखेबद्दल त्याला असीम कृतज्ञता वाटली यानंतर तो तिला माते समान मानू लागला आणि त्याप्रमाणे तिचा आदर सत्कार करू लागला यानंतर तिला मिगार माता असे संबोधण्यात येऊ लागले एकोणतीस अशा विशाखेची दृढ श्रद्धा होती तीन मल्लिकेची श्रद्धा 1, एक एकदा जेव्हा भगवान बुद्धस्रावस्तीच्या जेतवन रामात राहिले होते तेव्हा एका गृहस्थाचा एकूणता एक प्रिय पुत्र निधन पावला यामुळे त्या गृहस्थाने आपला व्यवसाय व खाणेपिणे सोडून दिले दोन तो दररोज स्मशानभूमीत जाई आणि मोठमोठ्याने विलाप करी हे लाडक्या मुला तू कुठे आहेस तू कुठे आहेस तीन तो शोकग्रस्त पिता भगवान बुद्धाकडे आला व अभिवादन करून एकीकडे बसला चार शून्य मनस्क निर्विकार व आगमनाचे प्रयोजन न जाणणाऱ्या त्याच्या अवस्थेकडे पाहून तथागत त्याला म्हणाले तुझी अवस्था ठीक नाही तुझे मनही स्थिर नाही 5. माझा एकुलता एक लाडका पुत्र मरण पावला असता माझे चित्त कसे स्थिर राहू शकेल सहा होय सद्गृहस्ता आपले प्रियजन दुःख शोक वेदना व्यथा व कष्ट याच कारणीभूत होतात 7. तो गृहस्थ रागावून बोलला असे कोण म्हणू शकतो छेछे आपले प्रियजन आपल्याला आनंद आणि सुख देतात आठ आणि असे बोलून भगवान बुद्धांच्या शब्दांचा धिक्कार करून तो रागाने उठला आणि निघून गेला नऊ जवळपास काही जुगारी द्यूत खेळत होते तो गृहस्थ त्यांच्याकडे गेला आणि श्रमण गौतमास आपली शोककथा आपण कशी सांगितली त्यांनी त्यावर काय उत्तर दिले व आपण रागाने तिथून कसे निघालो हे त्यांना निवेदन केले दहा जुगारी म्हणाले तुमचे म्हणणे बरोबर आहे आपले प्रियजन हे आपल्या आनंदाचे व सुखाचे उगमस्थान आहे त्या गृहस्थाला ते जुगारी आपल्याच मताचे असल्याबद्दल बरे वाटले अकरा हळूहळू ही गोष्ट पसरत पसरत राजाच्या अंतपुरापर्यंत जाऊन पोहोचली राजाने मल्लिकेला सांगितले की तुझे श्रमण गौतम म्हणतात की प्रियजन दुःख शोक वेदना व्यथा व कष्ट याच कारणीभूत होतात 12. महाराज जर तथागत असे म्हणाले असतील तर ते आहे 13. मल्लिके जसा एखादा शिष्य गुरुच्या प्रत्येक वशनाला होय बरोबर आहे असे म्हणून मान्यता दर्शवतो तसे श्रमण गौतम जे जे बोलतात ते जर तथागत असे म्हणाले असतील तर ते आहे असे बोलून तू मान्यता दर्शवितेस जा चालती हो चौदा तेव्हा मल्लिकेने नलिद्यान ब्राह्मणास पाचारण केले आणि सांगितले की भगवान बुद्धांच्याकडे जा आपल्या वतीने त्यांना शिरसाष्टांग प्रणिपात करा त्यांचे कुशल विचार आणि ते म्हणतात असे जे जा सांगितले जाते ते खरे आहे काय याची चौकशी हो कर पंधरा आणि ते जे काय बोलतील ते तसेच मला नीट सांग ती म्हणाली सोळा राणीच्या आज्ञेच्या परिपालनार्थ ब्राह्मण निघाला आणि तथागतांकडे जाऊन त्यांना ते, ते तसे बोलतात की काय असे त्यांनी विचारले सतरा होय ब्राह्मणा आपले प्रियजन आपल्यावर दुःख शोक वेदना व्यथा व कष्ट देतात हा पहा पुरावा 18. एकदा या श्रावस्थेत एका स्त्रीची माता मरण पावली शोक विवल होऊन वेळासारखी ती रस्त्यातून भटकू लागली आणि माझी आई तुम्ही पाहिलीत का माझी आई तुम्ही पाहिलीत का माझी आई तुम्ही पाहिलीत का असे प्रत्येकाला विचारू लागले एकोणीस दुसरा पुरावा श्रावस्थेतील एका स्त्रीचा पिता बंधू भगिनी पुत्र कन्या व पती निधन पावले शोकविवल होऊन वेड्यासारखी ती गल्ली भटकायला लागली आणि आपली प्रियजन कुणी पाहिले का असे प्रत्येकाला विचारू लागले वीस तिसरा पुरावा श्रावस्थितीतील एका गृहस्थाची माता पिता बंधू भगिनी पुत्र कन्या व पत्नी निधन पावली शोकविवल होऊन वेड्यासारखा तो गल्लो गल्ली रस्तो रस्ती भटकू लागला आणि आपली प्रियजन कुणी पाहिले का असे प्रत्येकाला विचारू लागला एकवीस आणखी एक पुरावा श्रावस्तीत एक स्त्री आपल्या माहेरी गेली तिच्या घरची मंडळी पतीपासून तिला विभक्त करून तिला न आवडणाऱ्या दुसऱ्या एकावर तिचा विवाह करून देण्याच्या विचारात होती 22. तिने आपल्या पतीचे सांगितल्यावर त्याने तिच्या देहाचे दोन तुकडे केले आणि मग स्वतः आत्महत्या केली जेणेकरून त्या दोघांचे एकत्र निधन व्हावे तेवीस हे सर्व राणीला यथासत्य कथन केले चोवीस तदनंतर राणी राजाकडे गेली आणि म्हणाली आपली एकुलतीय कन्या वजीरा आपल्यास प्रिय आहे काय होय प्रिया आहे राजाने उत्तर दिले 25. आपल्या लाडक्या वजिराला, काही झाले तर आपल्याला दुःख होईल की नाही जर तिला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार परिणाम होईल सव्वीस महाराज मी आपणास प्रिय आहे काय मल्लिकेने विचारले होय प्रिय आहेस सत्तावीस मला जर काही झाले तर आपणास दुःख होईल की नाही जर तुला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार परिणाम होईल अठ्ठावीस महाराज काशी कुशल नागरिक आपणास प्रिय आहेत काय होय राजाने उत्तर दिले जर त्यांना काही झाले तर आपनास दुःख होईल की नाही एकोणतीस जर त्यांना काही झाले तर त्याचा घोर परिणाम होईल आणखी निराळे कसे बरे होईल तीस तर मग तथागत याशिवाय निराळे काही बोलले का नाही मल्लिके राजा पश्चाताप दग्द स्वराने बोलला चार गर्भवती मातेची तीव्र अभिलाषा एकदा एक भगवान बुद्ध भग्गदेशी भेसकला वनातील सुसुमार पर्वतावरील मृग उपवनात राहत होते राजकुमार बोदीचा पद्मनामक प्रासाद त्यावेळी नुकताच तयार झाला होता पण त्यात श्रमण ब्राह्मणाचे किंवा कुणा दुसऱ्याचे वास्तव्य झाले नव्हते दोन राजकुमाराने संगीक पुतनामक ब्राह्मणाला सांगितले तथागतांकडे जा माझ्यातर्फे त्यांना अभिवादन कर त्यांचे कुशल वृत्तविचार आणि भिक्खू संघासहित त्यांना बोलण्याचे आमंत्रण दे तीन भगवान बुद्धांना निमंत्रण दिले गेले मौनाद्वारे त्यांना मान्यता दर्शवली आणि हे वृत्त राजकुमाराला निवेदन केले गेले के चार रात्र झाल्यावर राजकुमाराने आपल्या पद्मनामाच्या प्रसादात उत्तम भोजन सिद्ध केले आणि प्रसादाच्या पायऱ्यावर शुभ्र वस्त्र आच्छादित करून सर्व सिद्धता असल्याचे वर्तमान भगवान बुद्धास कळविण्यास त्या तरुण ब्राह्मणात सांगितले पाच तसे केल्यावर लवकरच तथागत चिवर परिधान करून भिक्षापात्र हातात घेऊन प्रसादापाशी आले तिथे दरवाजापाशी राजकुमार त्यांची प्रतीक्षा करीत उभा होता सहा तथागत येहून राजकुमार त्यांना सामोरा गेला आणि अभिवादन करून त्यांच्या परिवारासह प्रासादाकडे परतला सात पायऱ्यांच्या पायथ्याशी तथागत निस्तब्धपणे उभे राहिले राजकुमार बोलला तथागतांनी बिछायतीवर पदार्पण करण्याची कृपा करावी कृपा करून तथागतांनी माझ्या विनंतीप्रमाणे करावे म्हणजे ते मला चिरकाल हिताव होईल पण तथागत निस्तब्दपणे उभे राहिले आठ पुन्हा एकदा राजकुमारांनी त्यांना विनंती केली आणि तरी तथागत स्तब्धच उभे राहिले तिसऱ्यांदा त्यांनी विनंती केली आणि मग तथागतांनी आनंदाकडे दृष्टिक्षेप टाकला 9. अडचण काय होती ती आनंद समजला आणि त्याने पायऱ्यांवरचे आच्छादन गुंडावून काढून ठेवावे असे त्यांनी सांगितले आपल्या अनुयांचा विचार करता तथागत त्या वस्त्रावर पाय ठेवतील असे शक्य नव्हते दहा राजकुमाराने ते वस्त्रातच्छादन गुंडावून ठेवण्याची आज्ञा केली व प्रासादाच्या वरच्या मजल्यावर आसनांची सिद्धता करण्यास सांगितले अकरा तथागत बिप्पू संघासहित पायऱ्या सोडून वर गेले आणि त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनांवर स्थानापन्न झाले बारा राजकुमाराने स्वतः तथागत आणि भिक्खू संघास यथेच्छ भोजन वाढले तेरा तथागतांचे भोजन समाप्त झाल्यावर राजकुमार बोधी एका बाजूचा आसनावर बसला आणि त्यांना म्हणाला भगवान मला वाटते की सुखद साधनांनी नव्हे तर अप्रिय साधनांनीच खरे कल्याण प्राप्त केले पाहिजे चौथा तथागत म्हणाले राजकुमार फार पूर्वी जेव्हा मला संबोधी प्राप्त झाली नव्हती तेव्हा तुझ्यासारखेच माझे मत होते त्यावेळी मी अगदी तरुण होतो माझे केस काळेभोर आणि भरदार होते आणि तारुण्याच्या ईन बहरात माता मातापित्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या दुःख शोकाला न जुमानता मी केस व दाढी कापून पती वस्रद परिधान करून संसाराचा त्याग करून गृहहीन संन्यास पत्करला सत्यान्वेषण करण्यासाठी आणि अनुपम शांतीचा मार्ग शोधण्यासाठी मी संन्यास स्वीकारला होता पंधरा पण आता माझे मन निराळे झाले आहे जर एखाद्याला धम्म समजला तर सर्व दुःखाचा नाश कसा करावा हे त्याला समजेल सोळा राजकुमार बोलला किती अद्भूत हा धम्म किती अद्भूत या धम्माचे स्पष्टीकरण हा समजण्यास किती सुलभ सतरा जेव्हा तरुण ब्राह्मण संखीत पुत राजकुमाराला म्हणाला राजकुमार आपण हे मान्य केलेत खरे पण आपण बुद्ध धम्म आणि संघ यांचा आश्रय ग्रहण करण्याची तयारी दर्शवली नाही अठरा असे म्हणू नकोस मित्रा असे म्हणू नकोस राजकुमार बोलला कारण मी माझ्या मातेकडून असे ऐकले आहे की ज्यावेळी भगवान बुद्ध कोसंबीच्या घोषितारामात राहत होते त्यावेळी गर्भवती अवस्थेत ती त्यांच्याकडे गेली व त्यांना अभिवादन करून त्यांच्याजवळ एका बाजूला बसली व ती त्यांना म्हणाली की पुत्र अथवा कन्या जो काही गर्भ माझ्या उतरात या आहे तो अजात गर्व बुद्ध धम्म आणि संघ यांचा आश्रय स्वीकारित आहे भगवान बुद्धांनी अनुग्रह करून त्यांच्या गर्भाला यावत आपला शरणागत उपासक म्हणून स्वीकारावेखी एकदा भगवान बुद्ध हा भग देशातच सुसुमार पर्वतावरील भेस कलावनात राहत होते माझ्या दाईने मला त्यावेळी तथागतांकडे नेले आणि त्यांच्यासमोर उभी राहून ती म्हणाली हा राजकुमार बोधी बुद्ध धम्म आणि संघ यांचा आश्रय स्वीकारित आहे वीस आता मी स्वतः तिसऱ्यावेळी आश्रय स्वीकारित आहे आणि तथागतांना विनंती करीत आहे की मला यावतजीव उपासक म्हणून त्यांनी स्वीकृत करून घ्यावे पाच केनियाचे स्वागत एक अप्पन येथे सेल नावाचा से एक ब्राह्मण राहत होता तो तीन वेदात पारंगत होता तसेच व्याख्यानसे कर्मकांडाचा पंडित शब्दशास्त्र व वित्पतीशास्त्राचा तज्ज्ञ व पाचवी विद्या जो इतिहास त्यात निष्णात होता तो व्याकरण जाणत असे कूटतर्कशास्त्र तसेच महापुरुषाची लक्षणे ओळखणे यातही तज्ज्ञ होता त्याच्यापाशी तीनशे तरुण ब्राह्मण होते ज्यांना तो वेदमंत्र शिकवत असे दोन केनिय नावाचा अग्निपूजक ब्राह्मण या सेलाचा अनुयायी होता आपल्या तीनशे शिष्यांचा सेल त्याच्याकडे गेला त्यावेळी तिथे अग्निपूजक निरनिराळ्या उपक्रमात व्यग्र होते व स्वतः केनिया मेजवाणीची खास व्यवस्था करण्यात गुंतला होता तीन ते पाहताच ब्राह्मण केन्याला म्हणाला हे सर्व काय चालले आहे ही विवाह तयारी आहे की यज्ञाची सिद्धता मग नरेश बिंबिसा सपरिवार उदयक भोजनास येणार आहेत की काय चार सेल ही विवाह तयारी नाही किंवा मेजवानीची ही नाही पण एक मोठा यज्ञ आयोजितला आहे कारण श्रमण गौतम आपल्या भिक्षाटन यात्रेत बाराशे पन्नास भिक्कूंसह आपण येथे आले आहेत पाच श्रमण गौतमांच्या बाबतीत अशी कीर्ती प्रसूत आहे की ते सम्यक संबुद्ध आहेत सहा त्यानंतरच भिक्कू संघासह मी उदयक भोजनास निमंत्रित केले आहे ही जी मेजवानीची सिद्धता दिसते आहे ती त्यांच्यासाठी आहे सात सेल म्हणाला केनी तू त्यांना सम्यक संबुद्ध असे संबोधिलेस काय होय केनिय तू खरोखरच असे म्हणालास होय मी तसे म्हणालो सहा राजा प्रसेनजीची स्तुती एक एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीत अनाथपिंडकाच्या जतवन रामात राहत होते दोन त्यावेळी कोशल नरेश प्रसेनजीत एका लुटूपुटूच्या युद्धात विजय मिळून आपला हेतू साध्य करून परतला होता उद्यानाजवळ पोहोचल्यानंतर तो तिथे वळला जिथपर्यंत रथ जाऊ शकत होता तिथपर्यंत रथातून जाऊन नंतर पुढे तो पायाने उद्यानात चालत गेला तीन त्यावेळी काही भिक्ख खुल्या हवेत शेतपावली करीत होते कोशल नरेश प्रसेनजी त्या भिकूकडे गेला आणि म्हणाला म्हणते या समय अरहत सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्ध कोणत्या स्थळी आहेत मी त्यांचे दर्शन घेऊ इच्छितो चार महाराज त्यांचा निवास पलीकडे आहे दरवाजा बंद आहे आपण न घाबरता शांतपणे तिकडे जा वरांड्यात प्रवेश करा खाकरल्यासारखे करा व दरवाजाची कडी वाजवा तथागत दरवाजा उघडतील पाच त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजा प्रसनजीत त्या निवासात गेला खाकरला व त्याने दरवाजाची खड़ी वाजवली तथागताने दार उघडले सहा मग प्रसनजीतने निवासात प्रवेश केला आणि तथागतांना शिरसाष्टांग वंदन केले त्यांच्या पदकमलाचे चुंबन घेतले व हाताने ते स्पर्शले आणि आपल्या आगमनाची सूचना दिली भगवान मी कोसल नरेश प्रसेंजीत आलो आहे सात भगवान बुद्धांनी विचारले पण महाराज या देहात असे देहत वैशिष्ट है की।